वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग दुसरा महात्मा रामाचे ते बोलणे ऐकून कुंभयोनी महा तेजस्वी अगतसिंहनी त्याला म्हणाले रामा ज्या तेजोबलाने त्याने शत्रूला मारले शत्रू कडून तो मारला गेला नाही त्या त्याच्या ते महान तेजोबलाविषयीचे वृत्त जसेच्या तसे मी तुला सांगतो तु। ऐक त्याकरिता रामा रावणाच्या कुलासंबंधी आणि जन्मासंबंधी तसेच त्याला वर कसा मिळाला ते मी तुला सांगतो तु। पूर्वी कृतयुगात रामा प्रजापतीचा मुलगा प्रभावी पुलत् नावाचा ब्रह्मर्षी साक्षात ब्रह्मदेवासारखाच होऊन गेला धर्माच्या आणि शिलाच्या दृष्टीने त्याच्या गुणांचे वर्णन करणे शक्य नाही तो प्रजापतीचा मुलगा होता एवढाच त्याच्याविषयी उल्लेख करणे शक्य तो प्रजापतीचा मुलगा असल्यामुळे देवांचा अत्यंत लाडका होता तो महामनाचा आपल्या धवल गुणाने सर्व लोकांना प्रिय झाला होता धर्मकार्या करता तो मुनी श्रेष्ठ मेरू पर्वताच्या जवळ असलेला, तृणबिंदू ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला स्वाध्यात मग राहून इंद्रियांचा संयम करून तो धर्मात्मा तप करू लागला त्या आश्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या कुमारी कन्यांचे त्याला विघ्न होऊ लागली त्या कन्यात ऋषींच्या आणि सर्पांच्या मुली होत्या राजश्रीच्या मुली होत्या खेळत खेळत आपसराही त्या प्रदेशात आल्या ते सर्व ऋतूत आनंद करण्याजोगे आणि रम्य असल्यामुळे त्या मुली नित्य त्या प्रदेशात जाऊन खेळत असत ज्या ठिकाणी हा पुलच्छ द्विजय होता ते ठिकाण रमणी असल्यामुळे तेथे त्या गाणे बजावणे तसेच नृत्य करीत पण निर्दोष असलेल्या त्या मुली, मुलींच्या या खेळांचे तपस्वी मुनीला विघ न होऊ लागले तेव्हा रागवून तो महा महामुनी उद्गारला जिला माझे दर्शन करेल तिला गर्भरईल त्या महात्म्यातील ते शब्द ऐकून ब्राह्मणाच्या शापाच्या भयाने त्या सर्वजण त्या प्रदेशात येईन अशा झाल्या मात्र तृणबिंदू राजश्रीच्या मुलीने ते शब्द ऐकले नव्हते त्यामुळे तिथे आश्रमस्थानात जाऊन निर्भयपणे फिरू लागले आपला कोणीही मैत्रिणी तिथे आलेल्या तेव्हा त्यावेळी महा प्रजापती पुत्र मुनी स्वतः तपाच्या भावनेने भरून जाऊन त्या ठिकाणी स्वाध्याय करीत होता आणि त्या तपोनिधीला पाहून तिचे शरीर आणि शरीरात निर्माण झालेला हा दोष पाहून ती अत्यंत उद्विग्न झाली हे मला काय झाले असा विचार करून ती आपल्या पित्याच्या आश्रमात जाऊन उभी राहिले तिला तशा अवस्थेत बघून तृणा बेंदू तिला म्हणाला तुला न अशी तुझ्या शरीराची ही अवस्था कशी झाली माहीत नाही पण या अगोदर मी पवित्र महर्षी पुलच्य आश्रमाकडे माझ्या मैत्रिणी शोधण्याकरता म्हणून गेले होते तेथे मला माझी कोणीही मैत्रीण आलेली दिसली नाही पण माझ्या रूपाची ही भरतीच अवस्था पाहून भिवून मी इकडे आले तृणबिंदू राजश्री तपसवी असा होता त्याने डोळे मिटून ध्यान करतास, त्याला ऋषीमुळेच हे असे झाले आहे असे दिसून आले आत्मदर्शी महर्षीच्या शापाचा हा परिणाम हे जाणून तो आपल्या कन्येला घेऊन जाऊन पुलच्छा म्हणाला भगवान स्वतःच्याच गुणाने भूषणभूत झालेली ही माझी मुलगी महर्षे आपणहून आलेली भिक्षा म्हणून स्वीकारा आपण तप करण्यात गुंतलेले इंद्रियांना श्रमाने थकवणारे ही मुलगी आपल्या शुश्रूषेत नित्यमग्न राहील याविषयी शंका नको धर्मवृत्तीच्या राजश्री असे बोलला तेव्हा त्या कन्येला स्वीकारण्याच्या इच्छेने तो द्विज ठीक आहे म्हणाला मुलीला देऊन राजा आपल्या आश्रमाकडे गेला ती कन्या ही आपल्या गुणाने पतीला संतोष राहिली तिच्या चारित्र्याने आणि वागणुकीने मुनी श्रेष्ठ संतुष्ट झाला आणि प्रेमाने तो महा तिला म्हणाला सुंदरी तुझ्या विपुल गुणसंपत्तीने मी अत्यंत प्रसन्न झालोय तेव्हा देवी मी तुला माझ्यासारखा एक पुत्र देतो तो दोन्ही म्हणून या संशय नाही तो असे म्हणाल तेव्हा देवीला अतिशय आनंद झाला थोड्याच काळात तिने विश्रवा पुत्राला जन्म दिला तो तिन्ही लोकांत विख्यात यशवंत धर्मवान वेद समदर्शी रथाचरणात नित्य रथ राहणारा असा झाला पिठ्याप्रमाणेच तो विश्रवा मुनी तपाने युक्त झाला उत्तरकांडाचा दुसरा सर्ग समाप्त